पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे ग्राम सफाई गावांमध्ये ज्या गोष्टींकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे त्या म्हणजे तळी व विहिरी साफ करून त्यातील पाणी स्वच्छ राखणे आणि उकेडे नष्ट करणे जर ग्रामसेवक या कामी स्वतःच झटले आणि मजुरी देऊन कामाला लावलेल्या भंग्याप्रमाणे दररोज काम केले आणि ग्रामस्थांना अशी जाणीव करून दिली की अखेरीस हे सर्व काम त्यांचे त्यांनीच करावायचे आहे तर त्यांनी अशी खात्री बाळगावी की आजना न उद्या ते स्वकशीने सहकार्य करतील रस्ते व गल्लीबोळ वगैरे सर्व कचरा घान काढून साफ करावे त्याचे वर्गीकरणही करावे करा काही कचरा असतो की त्याचे खत बनविता येईल काही भाग नुसता पूर्णच टाकावा लागेल आणि काही भागाला ताबडतोब संपत्तीचे रूप देता येईल एखादे हाडूक जरी हाती लागले तरी त्यापासून एखादी उपयुक्त वस्तू बनेल किंवा त्याची पूड बनवून त्याचे, त्याचे खत होईल चिंद्या रद्दी कागदाचे तुकडे कागद बनविण्याच्या कामे येतील आणि मलमूत्राचा उपयोग शेतामध्ये टाकण्याच्या उत्तम सोनखतासाठी करता येईल मलमूत्राचा उपयोग ते मातीत मिसळून वर मातीचा स्तर देऊन एक फुटापेक्षा जास्त ना खंदा झाकून टाकणे ग्रामीण आरोग्य या विषयावरील आपल्या पुस्तका डॉक्टर पूर म्हणतात नऊ इंच किंवा बारा इंचापेक्षा अधिक खोल मलमूत्र गाडू नये त्या ग्रंथकाराचे असे म्हणणे आहे की वरची माती ही कृमी किटकांनी भरलेली असते इतक्या खोल थरात प्रकाश आणि पाणी सहज प्रवेश करू शकतात कृमी किटक प्रकाश व्हावा यांच्या मदतीने त्यात सहज प्रवेश करतात आणि एका आठवड्याच्या आत त्या साऱ्या मलमुत्राची सुगंधी मृतिका करून सोडतात कोणाही गावकऱ्याला प्रत्यक्ष प्रमाणाने ही परीक्षा करता येईल हे करण्याचा मार्ग म्हणजे पक्क्या संडासात मातीची अथवा धातूची बकेटे ठेवणे आणि ती मुद्दाम तयार केलेल्या जागेत दररोज रिकामी करून टाकणे किंवा मुद्दाम खडलेल्या तरारमध्ये शौची विधी उरकणे व त्यावर माती टाकणे मलमूत्राचा साठा गावच्या सार्वजनिक जागेत किंवा एखाद्या व्यक्तीच्या शेतामध्ये करता येईल सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानेच हे सगळे शक्य होईल जास्तीत जास्त मैला जमा करून स्वतःसाठीच त्याला मूल्यवान संपत्तीचे रूप देता येईल सध्या लक्षावधी रुपयांचे हे मौल्यवान खत नुसतेच फुकट जात आहे त्याने हवा खराब होते आणि या सगळ्या कारभारात रोगराई फैलावते गावातील तळ्यांचा उपयोग हवा तसा केला जातो त्यातच स्नान कपडे धुणे पिण्याचे पाणी स्वयंपाकाला पाणी तेच घेतले जाते काही गावातील तळ्यात तर गुरे ढोरेही शिरतात म्हशी व टोणगे चिखल्या पाण्यात लुळत असलेले पुष्कळ वेळा दिसतात आश्चर्य हे आहे की या गावातील तळ्यांचा इतका पापी दुरुपयोग होत असूनही साथीचे रोग उद्भवून या खेड्यांचा संवार होत नाही गावकऱ्यांना जे नाना रोग होतात त्याचे कारण तळ्यातील पाणी स्वच्छ राखले जात नाही असे वैद्यकीय पुराव्याने एकमतान सिद्ध झाले आह हे सर्व होईल की हिंदुस्थानातील हाल व विपत्ती सहन करीत असलेल्या लोकांच्या अशी ही भूषणास्पद चित्तवेदक आणि बोधपर अशी सेवा होईल ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळण्यात यावा असे मी आतापर्यंत दाखवले आहे त्यावरुन मला अशी आशा वाटते की जर कार्यकर्ते राजी भूषिने व उत्साहाने पुढे आणि जितक्या सहजपणे व अभिमानाने ते पेन्सिली व लेखण्या हाती घेतात तेवढ्याच उत्साहाने केरसुरी व फावडे हाती घेतील तर खर्चाचा प्रश्न आपोआप निकालात निघेल जे काही भांडवल पाहिजे ते एक केरसुनी एक टोपली एक फावडे व एक पिकावं आणि काही जंतुनाशके औषधे इतक्यात आवरेल कुरडी राख हे मोठे जंतुनाशक आहे याऊन परिणामकारक जंतुनाशक सुद्धा देऊ शकणार नाही पण परोपकारी केमिस्टांनी सांगावे की सर्वात परिणामकारक औषधी द्रव्य कोणते आहे तसेच स्वस्त कोणते आहे आणि खेड्यातच ग्रामस्थांना तयार करता येईल असे कोणते जंतुनाशक औषध आहे हरिजन आठ दोन एकोणीशे